श्रीधर स्वामीकृत श्री रामविजय अध्याय चिसावा सुलोचना इंद्रजीता सवे सती गेली सुलोचना ही इंद्रजिताची पत्नी ती अतिशय सुंदर होती रतीपेक्षाही तिचे समुदर्य उरवे होते पती युद्धावर गेला तो नक्की जय मिळवून केला या विचारात सुलोचना आनंदात होती आणि ह्या तिच्या आनंदाला जाणू गाळबोट लागावे तसा इंद्रजिताचा हात सुलोचनेच्या अंगणात येऊन पडला धरणीकंप पावली अनेक अनेक राक्षसी बाहेर येऊन पाहतात तो कुणा वीर पुरुषाचा हात अंगणात पडलेला तो हात पाहून कित्येक दासी लघबगीने सुलोचनेकडे जाऊन सांगू लागल्या राणी कुणा वीर पुरुषाचा हात तुटून अंगणात येऊन पडला आहे पहा तरी कोणाचा आहे तो सुलोचना दासीसह बाहेर गागत आली दिव्य आभूषणे असलेला तो हात सुलोचने पाहिला मात्र आणि सुलोचनेचे तेज फेके पडू लागले हा हात आपल्या पतीचाच आहे हे लक्षात आल्यावर ती आपले तोंड हाताने झाकून घेऊन शोक लागले। लागली पतीविरहाचा अग्नि सुलोचनेला जाळू लागला पतीचा हात हृदयाशी धरून सुलोचना हाताशी बोलू लागली माझ्या पतीला मरण कसे आले ते लिहून दाखव माझे मन खरोखरीच पतीचरणी दृढ असेल तू हे कार्यकशी सोनेरेशाही पात्र तिने पुढे ठेवले भूजपत्र पसरले आणि हातात लेखणी दिली लेखणी हातात देताच नवल घडले त्या हाताने लिहिण्यास सुरुवात केली सखे सुलोचने मी जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले पण शत्रूनी ते पार धुरीस मिळवले माझे नशीबत आडवे आले लक्ष्मण हा धाडशीवीर आहे त्याची धनुर्विद्या पाहून मी माझे मस्तक त्याला दिले आणि मित्र जोडला भीभीषण जीवाच्या भीतीने रामाला शरण गेला मी सर्व देह विसरून रामाला शरण गेलो माझे शरीर रणांगणात आहे सुलोचने तू लवकर रणांगणात ये मी रामचरणी सुखात आहे रामचरणी सुखाला काही पारावर नाही या सुखाचा तो अनुभव घे एवढे सांगण्यासाठी मी हा हात तुझ्याकडे पाठवला आहे सुलोचना दुःखाने धरणीवर गडाबडा लोळू लागली सुलोचनेच्या पशु पशुपक्षी व्याकुळ झाले आणि ते पण रडू लागले या हाताने लेलेला तो मजकूर पाहतात सुलोचना एकदम विरक्त झाली तिला स्वतःची संपत्ती तुच्छ वाटू लागली तिने सर्व संपत्तीचे दान केले पोपट मैना वगैरे पिंगऱ्यातील पक्ष्यांना सोडून दिले दासीना अंगावरील भूषणे देऊन टाकली घराचा शेवटचा निरोप घेऊन घेतला एका शिबीके पतीचा हात ठेवला ती एका चपोळ घोड्यावर बसून घाईघाईने राज्यसभेकडे निघाली एका दूताने रावणाला सुलोचना येत असल्याची बातमी सांगितले तेवढ्यात सुलोचना पुढे झाली आणि रावणाच्या चरणी कोसळली सुलोचनेची ही स्थिती पाहून रावण घाबरला कोणतेही भूषण सुलोचनेच्या अंगावर केस अस्ताव्यस्त होते रावणाने तिला येण्याचे कारण विचारले सुलोचने हात आणि पत्र रावणासमोर ठेवून म्हटले माझे पती स्वर्गात गेले आहेत मी त्यांच्या मागे कशाला राहू मी पण त्यांच्याबरोबर सती जणा, रावण ते ऐका शोक करू लागला तो सर्व कोल्हाला ऐकून मंदोदरी तेथे आली तिच्या पुत्र शोकाला पारावर राहिला नाही मुलाचे एक एक गुण आठवून साध्वी मंदोदरी विलाप करू लागली रावणाच्या वीस डोळ्यातून अशुरधरा वाहू लागला या पुत्र शोकाच्या नदीला बांध तरी कोण घालणार मंदोदरी आणि सुलोचना दोघी एकमेकीच्या गळ्यात पडून शोक करू लागल्या तेव्हा धरणी थरथर कापू लागली सुलोचना म्हणू लागली मला पतीचे मस्तक आणू द्या मला पाहण्यासाठी त्यांचे नेत्र अधीर झाले असते तेव्हा रावण अतिशय रागवन म्हणाला सेना सिद्ध करून रणांगणात जातो राग लक्ष्मणांची शिरे तोडून आणतो नाहीतर मी पण इंद्रित गेला त्याच मार्गाने जाईल मंदोदरी सुलोचनेच्या कानात कुजबली तूच तिथे जाऊन शीर मागून घे अगं तो राम भक्तवत्सल आणि फार उदार राहील सीतेशिवाय इतर स्त्रियांना तो माते समान मानतो दुखात सुख म्हणजे तुला त्या प्रभू रामरायाचे दर्शन होईल इहलोकी व परलोकी तुझा संसार उद्धरून जाईल तिथे विभीषण सुग्रीव हनुमंत हे तुझ्या पाठीशी आहेतच तू मुळीच घेऊ नको जा सुलोचनेला मंदोदरीचे बोलणे पटले रावणाकडून परवानगी घेऊन ती रणागणावर निघाली तेव्हा रावण म्हणाला तू शत्रूच्या समोर जाणे म्हणजे आपणहून सापाच्या तोंडात हात घालणे सुलोचना म्हणाली जो कोणी परस्त्रीचा लोक धरतो त्याचाच वंश नष्ट होतो परनारीची अभिलाषा धरणारा तो दुष्ट पतिव्रतेच्या वाटेत जो जाईल त्याचे कधीतरी कल्याण होईल का रावण एवढेच म्हणाला त्या शत्रून तुझ्या केसाला जरी हात लावला तरी मी त्यांचे भस्म करेल पाचशे दासी सुलोचना वानर निघाली स्वतः एका घोडेवर बसली होती वानर समुदायात रामचंद्राला पाहून सुलोचना घोडेवरून खाली उतरून पायी चालत रामाकडे निघाली एक वानर धावत येऊन रामाला सांगू लागला रामा, ला ला रामा रावणाने घाबरून सीतेला सोडून दिलेले दिसते ही पा सीता आली बरोबर अनेक जास्ती आहे तेव्हा प्रभू राम म्हणाले जोपर्यंत रावणाचा वध होत नाही तोपर्यंत सीता परत येणे शक्य नाही विभीषणाने मात्र सुलोचनेला ओळखले तो रामाला सांगू लागला रामा ही ला ला इंद्रजीताची पत्नी आहे अत्यंत साध्वी आहे तिथे नाम घेतात अनेक पापांचा नाश होईल इतकीही पवित्राय जिथे नक सुद्धा कोणाच्या दृष्टीत पडत नसे, ती सुलोचना पतीला रणात धुंधाळत येत आहे हे पाहून विभीषणाचे डोळे पाणवले तेवढ्यात ते ते सुलोचना ते पुढे आली राम रूप हृदयात साठवून सुलोचने रामचंदी लोळन घेतले रामदर्शनाने ती अनेक पापे उद्धरली रामराय म्हणाले माते आतापर्यंत तुला खूप कष्ट झाले आता परलोकी अक्षय सुख भो सुलोचनेचा सर्व अभिमान गळून गेला ती रामाला म्हणाली मी इंद्रजिताची पत्नी आहे पतीचे शिर मला भीत म्हणून द्या रामा तू सर्वांचे मनोगत जाणतोस मी पतीच्या शिराचे निमित्त करून तुझ्या चरणाचे दर्शन घेण्यासाठी आले आहे पतीच्या शिराबरोबर मी सती जाईल वानर सैन्यात सुलोचनेबद्दल आदरभाव निर्माण झाला रामाने विचारले आम्ही तुझ्या पतीचे शिर आणले हे तुला कुणी सांगितले सुलोचना वृद्धपत्र दाखवून म्हणाली हे माझ्या पतीच्या हाताने लिहून दिले तेव्हा वानर म्हणाले हिने पतीचे शिर हसवून दाखवले तर आमचा या इंद्रजिताच्या पत्रावर विश्वास होते त्या पत्रावर रामाचाही विश्वास होते ना रामही स्वस्थ बसून राहिले इंद्रजिताचे मस्तक हसले सुग्रीवाने ऋषभाला मस्तक सुलोचनेसमोर आणण्याची आज्ञा दिली इंद्रजिताची जीभ बाहेर लोंकळत होती उजवा डोळा मिटलेला होता आणि केसांच्या भटात हातात धरून ऋषभ ते मस्तक जमिनीवर ठेवू लागला तोच सुलोचने ते मस्तक हातात घेतले ते मस्तक हृदयाशी धरून सुलोचना शोकसागरात बुडून गेली तिने एका वस्त्रावरचे शीर ठेवले त्याला नमस्कार करून म्हणाली नाथ प्रभु रामचंद्र पाहात आहे स्वर्गातून देव पाहत आहे माझा पतिव्रता धर्म जाणून आपण रघुपतीला हसवून दाखवा तरीही मू खासेना, हसेना तेव्हा सुलोचना म्हणाली खरेच माझीच चूक झाली ह मी जर माझ्या वडिलांनाच तुमच्या मदतीला युद्धात आणले असते तर त्यांनी तुमच्या शत्रूना क्षणार्धात पराभूत केले असते हे सुलेचे सुलोचनेचे बोलणे ऐकून शिर खदाखदा हसू लागले सुलोना सती गेली सुलोचनेने मस्तक पुन्हा रामचंदीर ठेवले प्रभूला नमस्कार करून ती म्हणाली आपण माझे सर्वस्वहात आजच मी सह सती जाणार आहे त्यावेळेस वानर आणि विघ्न आणू नये हीच माझी इच्छा आहे असे म्हणून रामरुप हृदयात साठवून शिर घेऊन निघाली रणभूमीवरून पतीचे कबंध तिने घेतले पतीचे सर्व अवयव एकत्र गोळा केले आणि समुद्र तीरावर एक मोठी चित्र राखण्यात आली मंदोदरे आणि रावण तेथे आले देव विमानातून सती सु सुलोचनेचे दिव्य पाहू लागले पतीचा देह चितेवर ठेवला सुलोचने अक्षय वाणे दिली अग्नी अग्निभोवती प्रदक्षिणा घातली आणि तिने चितेत उडी घेतली सुलोचने प्राणज्योत मालवली सुलोचने पतीबरोबर सहगमन केले दोघांचे देह स्वर्गात जाताना रावण पुत्रस्नेहाने शोक करू लागला इंद्रजिताचे शिर हसले हा वानराना मोठा चमत्कार वाटला ते प्रभू रामरायाला त्याचे कारण विचारू लागले मग रामरायाने स्पष्टीकरण केले असं पहा हा लक्ष्मण म्हणजे शेषाचा अवतार सुलोचना ही शेषाची कन्या वानर हो जो सासरा स्वतःच आपल्या गाव मारतो त्याला ही सुलोचना मत्तीला कशी बोलवणार हे मना इंद्रजिताच्या मनात येऊन इंद्रजिताचे मुख हसू लागले रामरायाचे स्पष्टीकरण ऐकून लक्ष्मणालाही वाईट वाटले रामरायाने त्याची प्रेमाने समजूत जातले अध्याय तीस पूर्ण